पुस्तक पंचायत राज्य लेखक गांधीजी वाचक विद्या पाटील प्रकरण चौथे माझी ग्रामस्वराज्याची कल्पना ग्रामस्वराज्याची माझी कल्पना अशी की ते एक स्वयंपूर्ण लोकसत्ता कसावे अगदी गरजेच्या वस्तूंसाठी त्याने आपल्या शेजाऱ्यांच्या तोंडाकडे पाहता कामा नाही परंतु इतर पुष्कळ गरजा भागविण्यासाठी मात्र त्याला दुसऱ्यांकडे जावे लागेलच असे पाहिले म्हणजे प्रत्येक गावाने स्वतःच्या योगक्षेमापुरते धान्य पैदा केला पाहिजे व वस्त्रप्रावरणाची गरज भागण्याइतका कापूस पिकवला पाहिजे गावातील गुराढोरांना वैरणही त्याच्यापाशी शिल्लक पाहिजे करमणुकीची व्यवस्था पाहिजे आणि मुलांना व थोरांना खेळण्यासाठी मोकळ्या जागा पाहिजेत जास्त जमीन उपलब्ध असेल तर तिच्यामध्ये उपयुक्त अशी पैसा देणारी पिके काढता यावीत परंतु गांजा तंबाखू अफू वगैरे पिकांचा त्यात समावेश नसावा गावाने एक नाट्यगृह एक शाळा व एक सभागृह चालविले पाहिजे सगळ्या गावाला पाणी पुरवठा करण्याचीही तजवीज पाहिजे विहिरी व तळी चांगल्या रीतीने राखून हे होऊ शकेल प्राथमिक पायाभूत अभ्यासक्रम के शिक्षण सक्तीचे असले पाहिजे सहकारी पायावर होता होई तो सर्व कामे चालली पाहिजेत कमी अधिक प्रमाणात अस्पृश्यता पाळणाऱ्या हल्लीचा प्रकारचा जातीभेद त्यात असणार नाही ग्रामस्थांच्या हाती असलेली निर्वाणीची शस्त्रे म्हणजे असहकार आणि सत्याग्रहाची प्रक्रिया जिच्यामध्ये समाविष्ट आहे अशी अहिंसा ग्रामरक्षणासाठी एक स्वयंसेवक दल सक्तीने उभारले पाहिजे नोंद करून ठेवलेल्या स्वयंसेवकांना आळीपाळीने या कामासाठी निवडण्यात यावे ठरलेली व किमान पात्रता असलेल्या स्त्रीपुरुषांमधून दरवर्षी पंचायत निवडली जावी व गावाचे शासन तिने करावे या पंचायतीकडे जरूरते ते सर्व अधिकार व सत्ता असेल हल्लीचा ठरीव अर्थाने शिक्षा फरमवण्याची पद्धतच राहणार नाही त्यामुळे या पंचायतीकडे कायदेकाडून करणे न्याय मनसुबा करणे व त्याची अंमलबजावणी ही सर्वच कामे पंचायत एक वर्ष आपल्या हृदयावर असतील कोणत्याही खडेगावाला अशा तऱ्हेची लोकसत्ता बनता येईल व कोणालाही त्याच्या कामात हात घालता येणार नाही सध्याच्या सरकारला देखील काही ढवाढवळ करता येणार नाही कारण त्याचा संबंध गावाचा महसूल वसूल करण्यापलीकडे येतच नाही एखाद केंद्र असेल तर त्याच्याशी किंवा शेजारच्या गावाशी या लोकसत्ता ग्रामाचे संबंध कसे असतील याची चर्चा मी येथे केल नाही माझा हेतू ग्रामस्वराज्याची रुपरेखा आखणेएवढाच आहा वैयक्तिक स्वातंत्र्याच्या पायावर आधारलेली पूर्ण लोकशाही येथे आहा प्रत्येक व्यक्ती आपल्या स्वतःच्या शासनाची संयोजक होऊ शकते अहिंसेच्या कायद्याने त्याचे व त्याच्या शासन संस्थेचे नियंत्रण होईल व्यक्तीला व त्या व्यक्तीच्या ग्रामराज्याला सगळ्या जगाची प्रवाह करण्याचे कारण नाही कारण प्रत्येक व्यक्तीवर तिच्या गावावर अधिसत्ता गाजवणारा कायदा एकच आहे आणि तो म्हणजे स्वतःच्या व स्वतःच्या ग्रामराज्याच्या रक्षणासाठी मृत्यूला कवटाळण्यास तो सदैव सिद्ध असेल या चित्रणामध्ये मूलता अशक्य असे काही नाही असे नमुनेदार ग्राम लोकसत्ता निर्माण करणे कदाचित एखाद्याला आयुष्यभर पुरणारे काम ठरेल खऱ्या लोकसत्तेचे प्रेम असणाऱ्या कोणीही व्यक्तीने एखादे खेडेगाव निवडावे तेस आपले विश्व समजावे व त्याच कामाला वाहून घ्यावे म्हणजे अशा व्यक्तीला चांगले परिणाम झालेले आढळून तिल। सुरुवातीलाच गावातील भंगी कातारा पहारेकरी वैद्य व शिक्षक इतकी कामे त्या व्यक्तीला सांभाळावी लागतील जर त्याच्या वारेला कोणी उभा राहिलाच नाही तर त्याने भंगी काम व कापूस काढण्याचे काम करण्यावर समाधान मांडले पाहिजे हरिजन सव्वीस सात एकोणीसशे